कंध दुसरा आठवाध्याय राजापरीक्षिचे विविध प्रश्न राज्रमणाचोद ब्रम गुणाख्याने गुणसाराह नदो देवर्शन ओम श्री परमत्मने राजा म्हणाला भगवन आपण वेदवेत्यानते श्रेष्ठ आहात जेव्हा ब्रह्मदेवानी नारदाना निर्गुण भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याची आज्ञा केली तेव्हा देवतुल्य नारदाने कोणाकोणाला कोणकोणत्या रूपाने उपदेश केला कारण अचिंत्यशक्तींचे आश्रय असणाऱ्या भगवंतांच्या कथाच लोकांचे परममंगल करणारे आहे म्हणून हे मी आपणाकडून जाणून घेऊ इच्छितो अहो महाभाग आपण मला असा उपदेश करा की ज्या योगे मी माझ्या आसक्तिरहित मनाला सर्वात्मा भगवान श्रीकृष्णांमध्ये तन्मय करून माझे शरीर सोडून जाई शकेन जे लोक श्रद्धेने त्यांच्या लीलांचे नित्य श्रवण आणि कथन करतात त्यांच्या हृदयात लवकरच भगवंत प्रकट होतात श्रीकृष्ण कानांच्या छिद्रातून आपल्या भक्तांच्या भावमय हृदय कमलावर जाऊन बसतात आणि जसा शरद ऋतू पाण्याचा गडूळपणा नाहीसा करतो त्याप्रमाणे राग द्वेषादी क्लेशांपासून मुक्त होऊन ज्यांचे हृदय शुद्ध होते तो श्रीकृष्णांच्या चरणकमलांना एक क्षणभरही विसरत नाही ज्याप्रमाणे प्रवासाचा क्षीण झालेला वाटसरू आपले घर सोडित नाही भगवंत जीवाचा त्याचे जीवापीच मर्म जागवता जे कम प्रकट जाए सृष्टि की रचना हा जीव अपला मरियादित अवय परिच्छि है तसेच आपण परमात्म्याचे सुद्धा मर्यादित अवयवांनी परिचिन्न असल्याचे वर्णन केले हे कसे ज्याच्या कृपेने सर्वदेव सृष्टी निर्माण करतात ज्याच्या नाभी कमलापासून उत्पन्न होऊनही ज्यांच्या कृपेने ते त्यांच्या रूपाचे दर्शन करू शकले होते ते भगवंत सृष्टीची स्थिती उत्पत्ती आणि प्रलयाला कारण आहेत सर्वांतर्या मये से स्वामी परम पुरुष कोठे अपने मये का त्याग कर को अपन संगित होते कि विराट पुरुषा अंगापासन लोक आ लोकपाला रचना धली होती संगित की लोक आ लोकपाला रूपा अंगा ची कल्पना या दोन्ही गोष्टींचे तात्पर्य काय महाकल्प आणि त्याच्या अंतर्गत कल्प किती आहेत भूत भविष्य आणि वर्तमान कालाचे अनुमान कोणत्या प्रकारे केले जाते स्थूल देहाभिमाने जीवांचे आयुष्य सुद्धा ठरलेले आहे काय अहो ब्राह्मण श्रेष्ठ कालाची सूक्ष्म गती सुटकी इत्यादी आणि स्थूल गती वर्ष इत्यादी कोणत्या प्रकारे जाणली जाते विविध कर्मांमुळे जीवांच्या किती आणि कशा गती होतात देव मनुष्य इत्यादी योनी सत्वरजत्म या तीन गुणांच्या फलस्वरूपच प्राप्त होतात त्या इच्छिणाऱ्या जीवांपैकी कोण कोण कोणत्या कोणत्या योनी प्राप्त करून घेण्यासाठी कोणकोणत्या प्रकारची कर्मे करतात पृथ्वी पाताळ दिशा आकाश ग्रह नक्षत्र पर्वत नदी समुद्र द्वीप आणि त्यात राहणाऱ्या रा जीवांची उत्पत्ती कशी होते ब्रह्मांडातील आतील आणि बाहेरील दोन्ही प्रकारची परिमाणे सांगा त्याचबरोबर महापुरुषांची चरित्रे वर्णाश्रमांचे भेद आणि त्यांच्या धर्माचे निरूपण करा युगांचे भेद त्यांची परिमाणे त्यांचे वेगवेगळे धर्म तसे भगवंतांच्या विभिन्न अवतारांची परम आश्चर्यमय चरित्रे सुद्धा सांगा मनुष्यांचे साधारण आणि विशेष धर्म कोणते आहेत भिन्न भिन्न व्यवसाय करणाऱ्या लोकांचे राजर्षींचे आणि संकटात सापडलेला लोकांचेही धर्म सांगा तत्वांची संख्या किती आहे त्यांचे स्वरूप आणि लक्षण कोणते भगवंतांची आराधना आणि अध्यात्म योगाचा विधी कोणता आहे योगेश्वरांना कोणकोणत्या कौन ईश्वर प्राप्त होते आणि अंति त्यांना कोणती गती मिळते योगांचे लिंग शरीर कोणत्या प्रकारे भंग होते वेद उपवेद धर्मशास्त्र इतिहास आणि पुराणांचे स्वरूप आणि तात्पर्य काय आहे सर्व प्राण्यांची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय कसा होतो स्थी विरीरी खोदने इत्यादि स्मार्थ यागादी वैदिक तसेच काम्यकर्मांसा धर्मार्थ काम साधना विधि का प्रलयाच्या वेळी प्रकृतीतली जीवांची उत्पत्ती कशी होते पाखंडांची उत्पत्ती कशी होते आत्म्याच्या बंधमोक्षाचे स्वरूप काय आहे आणि तो आपल्या स्वरूपात कोणत्या प्रकारे स्थित होतो भगवंत परम स्वतंत्र आहेत ते आपल्या मायेने कोणत्या प्रकारे क्रीडा करतात आणि तिला सोडून साक्षी उदासीन कसे राहतात भगवंत मी हे सर्व आपल्याला विचारित आहे मी आपल्याला शरण आलो आहे महामुने आपण कृपा करून क्रमशः या प्रश्नांचे तात्विक निरूपण करावे या विषयात आपण स्वयंभू ब्रह्मदेवाच्या समान परम प्रमाणभूत आहात दुसरे लोक पूर्व परंपरेने ऐकली सांगितलेलीच माहिती सांगतात ब्रह्मन रागावलेल्या ब्राह्मणाच्या शापाव्यतिरिक्त उपोषणाने माझा प्राण जाऊ शकणार नाही कारण मी आपल्या मुख कमलातून भगवंतांच्या अमृतमय लिलाकथनांचे श्रवण करीत आहे सुत म्हणाले जेव्हा राजा परीक्षिताने संतांच्या सभेमध्ये भगवंतांच्या लीलाकथा ऐकण्यासाठी अशा प्रकारे प्रार्थना केली तेव्हा शुकदेव अतिशय प्रसन्न झाले त्यांनी त्याला तेच वेदतुल्य श्रीमद भागवत महापुराण सांगितले जे ब्राह्मकल्पाच्या सुरुवातीला स्वत भगवंतानी ब्रह्मदेवाला सांगितले होते पांडुवंशिरोमणी परीक्षितानी त्यांना जे जे प्रश्न विचारले होते ते त्या सर्वांचे क्रमशः उत्तर देऊ लागले परीक्षितृषभ पाडूनामनपृती आनुपूर्वे तत्वख्यातमुपचक्रमेतील महापुराणे पारहंश्या संहितायां द्वितीयस्कंदे प्रश्नविधनाष्टमोध्याय श्रीकृष्णापण